वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग सत्ताविसावा त्या रात्री महा कीर्तिमान विश्वामित्र तेथे राहून हसत हसत मधुरस्वराने राघवाला म्हणाले महायशस्वी राजपुत्रा तुझे कल्याण असो मी संतुष्ट झालो आहे अत्यंत प्रेमाने मी तुला सर्व अस्त्रे देतो त्यांच्या योगाने जगात देव असुरगणाना गंधर्व सरपालींना तसेच शत्रूंना रणात जिंकून आणि त्यांना ताब्यात ठेवून तू जय पावशील ती दिव्या अस्त्रे संपूर्णतः तुला मी देतो तुझे कल्याण हो त्यात महादिव्य असे दंडचक्रही होते तसे धर्मचक्र कालचक्र विष्णुचक्र आणि अत्यंत उग्र असे इंद्राचे चक्रही होते वज्र वज्राश्र वज्रास्त्र शिवाचा उत्कृष्ट शूल ब्रह्मशिरास्त्र वेताचे अस्त्र उत्कृष्ट असे ब्रह्मास्त्र मोदकी आणि शिखरी दोन शुभ जवळणारी गदास्त्रे धर्मपाश कालपाश उत्कृष्ट वारुण पाश, पाश, पाश शुष्क आणि आर्द्र अशी दोन विद्युलतास्त्रे पैनाक अस्त्र नारायणास्त्र मला प्रिय असे शिखर नावाचे आग्नेयास्त्र प्रथम नाव असलेले वायव्यास्त्र हैसिरस नावाचे अस्त्र तसेच क्रमचास्त्र मी तुला देतो दोन शक्त्या मी तुला देतो कंकाल नावाचे भयंकर मुसलास्त्र कापालास्त्र किंकिणी अस्त्र ही अस्त्रे मी तुला करता वधाकरता संपूर्णपणे देतो वैद्याधर नावाचे महाअस्त्र नंदन नावाचे अस्त्र उत्कृष्ट खडग मी तुला देतो मोहन नावाचे प्रिय असे गांधर्व अस्त्र देतो प्रस्वापन म्हणजे झो पडणारे आणि प्रशमनं करणारे सौम्य अस्त्र देतो पाऊस पाडणारे आणि शोष पाडणारे ताप देणारे आणि विलाप करायला लावणारे अजिंक्य असे अस्त्र तसेच कंधर्पाला प्रिय असणारे अस्त्र प्रिय असे गांधर्व अस्त्र आणि मानवनामाचे अस्त्र पैशाचं पैशाचं अस्त्र ज्याचे नाव मोहन आहे दे ते देतो हे नरसिंह महायशस्वी राजपुत्रा ही अस्त्रे घे तामस्र अस्त्र महाशक्तिशाली सौमान जिंकायला कठीण असे समता समतास्त्र आणि मौसल अस्त्र सत्य अस्त्र तसेच श्रेष्ठ मायामय अस्त्र सौर अस्त्र ज्याचे नाव तेजप्रभा आहे ते हे त्याने शत्रुचे तेज हिरावले जाते शिशिर नावाचे सोमास्त्र घोर असे त्रास्त्र अस्त्र भगवान शिवाला सुद्धा शिवाला सुद्धा भयंकर अशी शीतेश्वर आणि मानद ही अस्त्रे मी तुला देतो महाबहो रामा मनमाने तशी रूपे घेणारी महाशक्तिशाली परमउदारशी ही अस्त्रे आहे ती हे राजकुमारा तू हे मग मुनीवर शुद्ध होऊन पूर्वेकडे तोंड करून बसले आणि त्याने अत्यंत प्रेमपूर्वक हा उत्कृष्ट मंत्र समुच्चय रामाला दिला देवानासुद्धा ज्या सर्वांचा संग्रह करणे दुर्लभ ती अस्त्रे विश्वामित्रांनी राघवाला अर्पण केली श्रीमान <coughs> विश्वामित्र मुनी जप करीत असता श्रेष्ठांच्या हातीत जाण्याला योग्य अशी ती अस्त्र सर्व अस्त्रे राघवापुढे उभी राहिली त्या सर्वांनी हात जोडले आणि ती रामाला म्हणाली हे आम्ही राघवा तुझे नो आहोत जे जे तू इच्छिशील ते सर्व आम्ही करू शक्तिमान अस्त्रे असे ते म्हणाले तेव्हा राम म्हणाला राम प्रसन्न झाला त्याने त्यांचा स्वीकार केला आणि ती त्याने हाती घेतली त्याला प्रेरणा देऊन म्हणाला तुम्ही माझ्या मनात वास करा मग संतुष्ट झालेला राम महामुनी विश्वामित्रांना प्रणाम करून पुढे चालण्याला सिद्ध झाला बालकंडाचा सत्तावीसावा सर्ग समाप्त <coughs>